श्रीराम समर्थ पंचिका नववी समास चौथा कर्मक्षयानुकार आता श्रुतीचा संकेत असा आहे की सर्व कर्माचा नाश झाला पाहिजे बहुवचनाच्या प्रयोगामुळे प्रारब्धाबरोबर सर्वच कर्माचा त्यात समावेश होतो संचित म्हणजे पूर्वजन्मात पूर्वी केलेल्या कर्माचा संचय प्रारब्ध म्हणजे त्या संचिताचा उपयोग घेण्यासाठी वेगळा काढलेला भाग आणि सध्या जे आपण करतो ते क्रियमान कर्म होय स्वात्मानुभवाच्या अज्ञानामुळे आपण केलेल्या कर्माचे कर्तृत्व आपल्या अंगाला चिकटते त्यामुळे जीव विनाकारणच फिरणाऱ्या चाकाप्रमाणे जन्ममरणाचे फेरे सोसत राहतो संचितामुळे त्याला देह प्राप्त होतो प्रारब्धामुळे तो सुखदुःखाचा अधिकारी होतो आणि पुढील जन्माचा आधार म्हणून सध्या येथे क्रिमान कर्मे करत असतो या सर्व कर्मागचे मुख्य कारण म्हणजे अज्ञान होय ते ज्ञानाने दद्ध होते आपण जन्ममरणांच्या पलीकडे गेलो आहोत हेच ते ज्ञान होय ते ज्ञान झाल्यानंतर करता म्हणायला कोण उरला अहमपणाची भाषा देखिल देखी खोटी अहमपणा कर्तृत्व नहीं अवस्थेपुर खरे पुण्य बापा जे, जे संस्कार सुखदुखा सर्व ही स्वप्नापुरच खरे अवस्थे जे पुण्य घड़ते पुण् जागृतित को स्वर्गा अथवा स्वप्ना मध्य महापापा जागृति कभी प्रायश्चित सुख दुखे पुण्यपापे इत्यादि संताप स्वप्न अंत जागृति सर्व आपोआप नष्ट होता अज्ञान ही गाढ़ा है मी भोगता मी करता अशी जाणीव हे तीत पडलेले स्वप्न होय ते स्वप्न मी आत्मा आहे असे ज्ञान होता क्षणीच आपल्या कार्या कार्यासहित नष्ट होते पूर्वी जी पुण्यपापे केलेली असतील ती ज्ञान झाल्याबरोबर जळून जातात अहमपणा आणि कर्तृत्व जेव्हा नाहीशी होतात त्याच वेळी क्रिमान कर्मेही नष्ट होतात प्रारब्ध म्हणजे देहाचा भोग म्हणजेच विविध सुखदुःखांचा अनुभव आपण असंघ असा आत्मा आहोत असे प्रारब्ध ही नष्ट होते हे ऐकताच श्रोता विचारतो ज्ञा सर्व काही करतो पण सर्व काही करूनही तो अकरता कसा हे आम्हा सांगावे वक्ता त्याला म्हणतो की लक्ष देऊ नयक गीतेत भगवान श्रीकृष्णाने असे सांगितले आहे कि देह इंद्रिये अहंकार प्राण आणि पाचवे दैव इतका समुदाय जेव्हा एकत्र होईल तेव्हाच कर्मे घडतात अशा प्रकारे न्याय अथवा अन्याय अशी कर्मे घडत असताना आत्मा मात्र घरातल्या वेगवेगळ्या कर्माचा दीप हा साक्षी असूनही त्यापासून अलिप्त असतो तसा अलिप्त असतो आत्म्याची ही भूमिका न जाणता आणि या कर्मकारणांचा संघाताचे स्वरूप न ओळखता लोक आत्म्यावर उगीच कर्तेपणाचा आरोप करत असतात बालक ज्याप्रमाणे मेघातून अस्पष्ट दिसणाऱ्या चंद्रावर मेघांच्या गतीचा आरोप करते त्याप्रमाणे अज्ञान असे तो पर्यंत मी करता असा कर्तृत्वाचा अभिमान बाळगला जातो आपण म्हणजे जा आत्मा संशयातीत असून ज्ञानाचे मी पण क्षणी क्रियमान कर्मे जातील त्याप्रमाणे पूर्वार्जित संचित ज्ञानाने नष्ट होते हे मान्य पण जागृतीत होणारी कर्मे पुढे भोगली पाहिजेतच ज्ञान झाल्यानंतर जे क्रियमान कर्म घडते ते भोगावे लागतेच यावर उत्तर असे की तू म्हणतोस त्याप्रमाणे होत नाही कारण मी करता नाही या ज्ञानाने जे सर्व कर्म व्यर्थ होते त्यामुळे पाप पुण्य इत्यादी अनर्थाची गोष्टच काढू नये त्या साधकाने सर्वांचा वध केला अथवा ब्रम्हांडाची रचना केली तरी ज्ञाचा अलिप्तच असतो असे श्रीकृष्णाच्या वचनावरून आढळते खरे तर पज्ञान देखील, ज्ञाता तसाच अलिप्तच होता पण मी बणा धारण केल्याने सुख दुख भोगू लग भोग प्रकार मुता है भावने मु तसे दिस्ते अहमरूपी सर्पा ज्ञाने नाश होता तो कहीं न बोलता अकरता हो ज्या ठिकाणी मृगजळ दिसते तेथे गवतसुद्धा बुडलेले नसते त्यामुळे मृगजळ आटल्यामुळे सर्व कोरडे झाले हे सांगावे लागत नाही अशा प्रकारे ज्ञात्याला क्रियमान कर्माची बाधा नाही पण एरवी जे कर्म ज्ञाताच्या हातून घडते त्याची गती कोणती अशी कल्पना करत असतील तर वेदाने यावर जे उत्तर दिले आहे ते ऐक ज्ञात्याचे जे कर्म पुण्यात्मक असते ते पुण्य त्याच्या सेवकांना मिळते ते त्याला वंदन करतात त्याची पूजा करतात त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल एक निष्ठा असते म्हणून त्या पुण्यकर्माचे ते अधिकारी असतात पण जे लोक त्याचे निंदक असतात दुर्जन असतात जे त्याचा छळ करतात त्याला दोष देतात त्या लोकांच्या माथी ज्ञाताचे जे पापकृत्य असेल ते बसते त्याचे जे पशु, धन वस्त्रे इत्यादी जेवढे असेल त्याला त्याचे पुत्र इत्यादी नातेवाईक अधिकारी आहेत ज्ञाता मात्र अलिप्त असून विवेकाने तो या सर्वापासून मुक्त असतो यावर श्रोता म्हणतो की ज्ञात्याचे संचित कर्म आणि क्रियमान कर्म नष्ट झाले ही गोष्ट छान झाली पण यावर श्रोता म्हणतो की ज्ञात्याचे संचित कर्म आणि क्रियमान कर्म नष्ट झाले ही गोष्ट छान झाली पण प्रारब्ध कर्म तरी ज्ञात्यालाच भोगावे लागते ना तेव्हा वक्ता म्हणतो की शांतपणे ऐक उगीच गोंधळ करू नको प्रारब्ध भोग कोणाला भोगावे लागतात देहाला की आत्म्याला देहाशी ताजात्म्य जो धरतो तो अज्ञानी आणि अहंकारी आहे पण देहासंघात म्हणजे ज्ञाता नव्हे मग प्रारब्ध कोणाचे प्रारब्ध देहाला भोगावे लागते ते आत्म्याचे कसे म्हणता येईल जो ज्ञाता आणि आत्मा यात भेद करतो तोच अधम होय लोखंड घणाने ठोकत असताना अग्नीला काय त्रास पण अज्ञानी लोक मात्र अग्नीला त्रास होतो असे म्हणतात प्रारब्धही बळीच आत्म्याच्या माथी मारतात एखाद्या रडण्याल्या लहान मुलाला जसे समजावून सांगावे तसे श्रुती अज्ञानी लोकांना सांगते की ज्ञाना प्रारब्धानुसार वागतो खरा पण ज्ञात्याला प्रारब्धाची झळ पोचत नाही श्रुतीने आपले बाहू उभारून सांगितले आहे की ज्ञात्याला सर्वच प्रकारच्या कर्माची बाधा होत नाही श्रुती कर्मांचा असा अनेक वचने प्रयोग करीत आहे हे लक्षात घ्यावे अशा तऱ्हेने सर्व कर्मे नाहीशी होतात ज्ञाचा ब्रम्हूपच दिसतो या संदर्भात आता संशयाची गोष्ट सुद्धा काढू नये इथे श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे कर्मक्षयानुकारे चतुर्थ समासा श्रीराम समर्थ